मार्क अध्याय दोन नंतर काही दिवसांनी येशू कफरनहुमास परत गेला तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही एवढेच नव्हे तर दाराबाहेर देखील जागान होती येशू त्यांना उपदेश करीत होता काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले त्याला चौघांनी उचलून आणले होते परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना मग तो होता तेथील त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते ते आपसात कुजबूज करीत होते की हा मनुष्य असे का बोलत आहे हा देवाची निंदा करीत आहे देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्या समजले की ते स्वतःशी असा विचार करीत आहेत तो त्यास म्हणाला तुम्ही या गोष्टीविषयी आपसात का कुजबूज करता तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा असे म्हणणे यातील कोणते सोपे आहे परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला मी तुला सांगतो उठ तुझा बिचाना उचल आणि आपल्या घरी जा मग तो लगेच उठला त्याने आपला बिछाणा घेतला व सर्वांच्या समक्ष बाहेर गेला यामुळे ते सर्व थक्क झाले त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले यासारखे आम्ही कधी पाहिले नव्हते येशू पुन्हा सरोवराकडे गेलो व पुष्कळ लोक तेथे त्याच्या ते ते मागे गेले आणि त्याने त्यास शिक्षण दिले नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यां जकात नाक्यावर बसलेले पाहिले मग येशू लेवीला ला म्हणाला माझ्या मागे ये तेव्हा लेवी उठला आणि येशू च्या मागे गेला नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण तेथे जे त्याच्या ते मागे आले होते त्यांच्या पैकी पुष्कळ होते काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परुषी होते त्यांनी येशूला पापी व जकादारांबरोबर जेवताना पाहिले ते त्याच्या शिष्यास म्हणाले येशू हा पापी व जकातदार यांच्या बरोबर का जेवत आहे येशू ने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला जे निरोगी आहे त्यास वैद्याची गरज नाही पण रोग्यास आहे मी नीतीमान लोकांस नाही तर पाप्यांस बोलवास आलो आहे जेव्हा योहानाचे शिष्य व परुषी उपास करीत होते ते काही जण येशू कडे आले आणि त्याला म्हणाले योहानाचे शिष्य व परुषी लोक उपास करतात परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत येशू म्हणाला खरोखर जो पर्यंत वराड्यांबरोबर वर आहे तो पर्यंत त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय जो पर्यंत त्यांच्या बरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही परंतु असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपास करतील कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षरस व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल म्हणून तो नवा द्राक्षरस नव्या पिशवीत घालतो नंतर असे झाले की येशू शब्दात दिवशी शेतातून जात असता जाताना त्याचे शिष्य कनसे मोडू लागले तेव्हा परुषी येशूला म्हणाले पहा शब्दात दिवशी जे करू नये ते हे का करतात येशू म्हणाला जेव्हा दावीद व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांना भूक लागली व त्यांना खावायला हवे होते तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय अभ्यास हार प्रमुख याजक असताना तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्या होते त्यांनाही कशा दिल्या याविषयी तुम्ही वाचले नाही काय तो त्या सांगत होता शब्भात मनुष्यासाठी करण्यात आला मनुष्य शब्दासाठी करण्यात आला नाही म्हणून मनुष्याचा पुत्र शब्दाताचा देखील प्रभू आहे